स्कंद अकरावा अध्याय पाचवा रुद्राक्ष धारणाचे फल रुद्राक्षाचे मुख ब्रम्हदेव आणि बिंदु रुद्र होय विष्णू हे त्याचे पुच्छा आहे ते भोग आणि मोक्ष देणारे आहे पंचमुख आणि काटेरी लाल पांढरे मित्र असे पंचवीस रुद्र एका सूत्रात गुंफावेत आणि माला तयार करावी मालेचा मेरू ऊर्ध्वमुख करावा अशी मला मंत्रसिद्धी प्राप्त करून देते तिला गंगोदकाने धुवून पंचगम्य धुवावे नंतर मंत्राचा स्पर्श करून शिवकवचा एकत्र करावे नंतर त्यावर मूल मंत्राचा न्यास करावा सद्योजात इत्यादी एकशे आठ प्रोक्षण करावे मूल मंत्राने तिला शुद्ध भूमीवर ठेवावे नंतर शिवाची स्थापना करावी म्हणजे माला सर्व मंत्र सिद्धी देते ज्या देवांचे मंत्र असेल त्यांची पूजा करावी नंतर माला गळ्यात घालावी नित्र रुद्राक्षमालेच्या योगाने जप करावा सारांश रुद्राक्ष धारण करणे हे महत्वाचे आहे स्नान दान तप वैश्वदेव देवपूजा श्राद्ध दीक्षा समय यावेळी रुद्राक्ष धारण करणे अवश्य आहे त्यावेळी केलेली कर्मे नरक प्राप्त करून देतात पवित्र पुरुषांनी रुद्राक्ष धारण करू नये रुद्राक्ष धारण करणारा पापी असला तरी तो पापमुक्त होई असे जवालोपनिषदात सांगितलेले आहे रुद्राक्ष धारण करणारे पशुही रुद्रत्व पावतात रुद्राक्ष धारण करणारे पुरुषांच्या म्हणजे ब्रह्मदेव विष्णू शिव इत्यादी देवांच्या विभूतीच होत वेदांचे प्रतिपादन करणाऱ्यांना रुद्राक्षाची धारणा संमत नाही अनेक नंतर तेना इच्छा होते। रुद्राक्ष रुद्राक्षण्य मिलद्राक्षित जु रुद्राक्षारक सर्वान अवध्य राक्षसान वंदनीय है, वंदनी है। रुद्राक्षारण के कूतरे मृत्यू नुक्त होते रुद्राक्षारक उत्तम गति जातो। म्हणून महत्प्रयासाने रुद्राक्ष धारण करावा त्या योगे 21 कुले उद्धरतील आणि त्यांना रुद्रलोकी मान्यता मिळेल अध्याय पाचवा समाप्त